पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने सानेगुरुजी वाचक विद्यापाटील सोराबनी रुस्तुम वामन भटींची गाय कोण राहते त्या घरात त्या जुन्या पडक्या घरात त्या भयान घरात पहाटेच्या वेळेस पाखरांची गिलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेद मंत्र कानावर येतात कोण म्हणते ते मंत्र तेथे ते भूत तर नाही ना राहत कोणी ब्रम्ह नाही ना कोण आहे त्या घरात त्या घरात वेदमूर्ती वामन भटजी राहतात विद्वान आहेत हो दश दशग्रंथी आहेत वेद म्हणजे त्यांच्या हातचा मळ सहारा रुग्वेद त्यांच्या ओठांवर जसा खेळतो आहे वेद म्हणजे त्यांची करमणूक त्यांचा आनंद शहरातील लोकांच्या तोंडी बोलपटातील गोड गाणी असतात वामन बटजींच्या तोंडी वेदमंत्र असत वामन वडील बंधू मोठे शास्त्री होते भावाजवळच वामन भटी बरेचसे शिकले माधुकरी मागून शिकले वडील भाऊ जरा तामसी व संकुचित वृत्तीचे होते वामन भटजी नात्याचे वाईट वाटे वामन भटजीस लहानपणापासून प्रेमाचा ओलावा मिळाला नाही मोठ्या कष्टाने विद्या त्यांनी संपादन केली त्यांनी आता स्वतंत्र व्हायचे ठरविले त्यांचे लग्न झाले होते की नाही माहीत नाही कोणी म्हणतात झाले होते परंतु वामन पत्नी कोणी कधी पाहिली नाही आज तीस वर्षे गावात ते, ते आहेत परंतु ते एकटेच आहेत तो पालगड नाव ब्राह्मण वस्तीचा होता शे सव्वाशे ब्राह्मणांची घरे तेथे वामन बज्जींचे बरेच परंतु त्यांचा वेळ कसा जावायाचा वेध शिकवण्याची त्यांनी शाळा काढली काही मुले त्यांच्याकडे सकाळी शिकायला येत दुपारी शिकायला येत परंतु ही मुले त्यांना भीत ते त्या मुलांवर एकदम घसरा घालायचे कधीकधी त्यांना बेदम मारायचीही ते शिकवीत छान परंतु जर का तब्येत गेली तर मात्र जमदगणीचा अवतार परंतु एखाद्या त्या मुलांनाही प्रेमाने जवळ घ्यायचे त्यांना खाऊ द्यायचे त्यांच्या घरची प्रेमाने चौकशी करायची काही भाजी घरी असली त्यांना कोणी दिली असली व जास्त असली तर मुलांना म्हणायचे जारे घरी घेऊन आईला द्या त्यांच्या अंगात कधी नसायचे नेसूचा एक पंचा व खांद्यावर एक लहानसा फडका मात्र तपकिरीची डबी कन्वटी नेहमी असायची आणि त्यांना कोणी भेटला तर तपकिरीसाठी त्यांचा हात सहज पुढे व्हावायचा ते एकटे होते परंतु एकट्याला काय नको दिवसेंदिवस वेदविद्येला मानही कमी होत चाललेला उद्या म्हातारपणी काही आधार नको का थोडी पुंजी नको का मग काय करावे वामन भटीनी भाड्यासाठी एक बैलगाडी करण्याचे ठरविले सुंदर गाडी त्यांनी विकत घेतली सुंदर रुंद खांद्यांचे आखुडशिंगी एक रंगी बैल त्यांनी विकत घेतले गाडी तयार झाली वामन भटी गाडीवान झाले बैलांची ते किती काळजी घ्यायची बैलांच्या अंगावर सुंदर झुली होत्या वामन भटींचा नेसूचा पंचा फाटका असेल खांद्यावरचा फडका जीर्ण झाला असेल परंतु त्या झुली नीट असत आणि बैलाच्या कपाळावर गोंडे बांधलेले त्या शुभ्रवर्ण बैलाच्या कपाळावर निळ्या रंगांचे ते गोंडे किती खुलून दिसत आणि गळ्यात घनघन वाजणाऱ्या घंटा शिवाय पितळी साकळ्या ते बैल पाहताच पाण्याच्या डोळ्यांचे पारणे फिटे असे बैल आपण कोठे पाहिले नाहीत असे सारे म्हणत वामन बैलांना कधी चाबूक मारायचे नाहीत की शिमटी लावायचे नाहीत एकदा त्यांची व दुसऱ्या एका गाडीवानाची पैस लागली होती बैलाला काठी न लावता चाबूक न मारता आधी कोण जाऊन पोचतो आणि वावण भटी एक तास आधी जाऊन पोचले होते त्यांनी नुसते शब्दाने खुणावले आवाज करून इशारत दिली तरी बैलांना कळे मधून आपल्या बैलांना ते कडक पाण्याने घालायचे कोठे खरचटलेले असले तर त्यावर तेल लावायचे किती प्रेबाने ते बैलांना स्नान घालीत त्यावेळेस अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा करणारा श्रीकृष्णच आपण पाहत आहोत की काय असे वाटे आणि बैलाच्या अंगावर तांब्याने पाणी घालताना मुखाने मंगल वेधघोष सुरू असावा मोठे प्रसन्न पावन असे ते दृश्य असे एखाद्या वेळेस गाडी येत असावी पाठ झालेली असावी थंडगार वारा सुरू असावा बैलांच्या गळ्यातील मंजूर अशा घंट्या वाजत असाव्यात आकाशात चार ठळक तारे अद्याप चमकत असावेत पाखरांची रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवरून थोडी गोड किलबिल सुरु झालेली असावी आणि गाडीवर बसलेले हातात कासरा असलेले वामन वेद मंत्र म्हणण्यात रंगून गेलेले असावेत ते बैलही जणू आनंदात त्यांच्या अंगावरही जणू रोमांच उभे राहत अर्जुनाच्या घोड्यांनी भगवंतांनी सांगितलेली गीता ऐकली वामन बैल वेद ऐकत या वेदमूर्ती भटजीस भय माहीत नसे कुठे साप आला कुणाच्या घरात घुसला तर काठी घेऊन ते धावत जायचे एकदा गाडी हाकीत असता रात्री रस्त्यात बैल एकाएकी गजबजू लागले वाघ आहे की काय पास, अरे होय रे होय तो पावाक, पा वाघ ते पाळजळीत जाई जाळीजवळ तो उभा आहे घेणार का उडी वामन भज्जींनी खाली उडी घेतली ते जोकडाजवळ वेदमंत्र म्हणत उभे राहिले तो निर्भय पुरुष व्याघ्र पाहून वनव्याघ्र प्रणाम करून निघून गेला परंतु वामन भिज्जींचा हा आनंद दैवाला बगवला नाही ते बैल म्हणजे जणू त्यांचे कुटुंब बैलांना खायला घालायचे पाणी पाजायचे बैलांना आंघोळ घालायची झुली घालायच्या बैलांचे गोंडे नवे आणायचे घंटांची दोरी नवीन रंगीत करायची असा बैलांचा संसार चालू असे परंतु पाय लागाचा रोग आला आणि हे दोन सुंदर बैल लागले त्यांच्या पायात क्षते पडली काडीला तोंड लावित ना पाय सारखे सारे उपाय केले परंतु गुण येईना त्या बैलांजवळ बसत ते बैल कृतज्ञतेने आपल्या धन्याकडे बघत वामन भटजी त्यांच्या अंगावरून हात फिवीत प्रेम ममताळू हात ज्या हातांनी कधी चाबूक मारला नाही आर टोसली नाही असे हात बैलांच्या काळ्या निळ्या सुंद डोळ्यातून ते पहा पाणी येत आहे खांद्यावरच्या फडक्याने वामनभटजी बैलांचे ते अश्रू पुशीत आहेत करुण असा तो प्रसंग होता आणि एके दिवशी त्या पडवीत ते बैल मरण पावले त्या स्वच्छ सुगंधी पडवीत त्या उमद्या व दिलदार प्राण्यांनी पवित्र वेदमंत्र ऐकत राम म्हटला वामनभटजी रडत बसले त्या बैलांना त्यांनी गडी माणसे बोलावून वाशाला बांधून उचलून नेले फरफटात नेले नाही एका शेतात खोल खोल खड्डे खडून त्यांना त्यांनी मूठ माती दिली आणि पुढे काही दिवसांनी त्या ठिकाणी त्यांनी दोन आंब्याची झाडे लावली मधून त्या जागेला ते भेट द्यायचे शंभर सदगदीत होऊन बसायचे व निघून जायचे वामन ओटीवर बैठकीच्या खोलीत तुम्हाला काय दिसेल तेथे राजाराणीच्या तजबिरी नाहीत कसली प्रशस्तीपत्रे नाहीत मग तेथे काय आहे तेथे बैलांच्या झुली आहेत त्या घंटा आहेत ते गोंडे आहेत त्या आठवणी ती स्मृतीचिन्हे वामन भटींनी जपवून ठेवली आहेत त्या गावात दुसरेही असेच एकटे गृहस्थ होते त्यांची थोडी शेतीवाडी असे तेही आताने स्वयंपाक करीत वामन या गृहस्थाविषयी सहानुभूती असे ते कधी त्यांच्याकडे जायचे तेथे चहा करायचे स्वतः थोडा घ्यायचे व त्या मित्रासही द्यायचे कधी उन्हाळ्याच्या दिवसात कच्ची कैरी किसायचे तिच्यात गुळ थोडे तिकटमीट घालून त्या, त्या, त्या, त्या मित्रास द्यायचे व स्वतः खायचे कधी आंब्याचे पणे करायचे पावसाळ्याच्या दिवसात कोळ्या कोळ्या घरांच्या अमृताप्रमाणे लागणाऱ्या काकड्या दोघे खायच असा वामन भटींचा व त्या गृहस्थांचा लोभ होता त्या गृहस्थांचे नाव भाऊराव बैल मेल्यापासून वामन भटी दुःखी होत ह भाऊरावांच्या ध्यानात आल होते भाऊरावांना वेळ जायला कोर्ट कचरीच वेळ लोह परंतु त्यांच्या मित्राचा वेळ कसा जायचा भाऊरावांकडे एक गाय होती ही गाय वामन द्यावी असं त्यांच्या मनात आले एकदा दोघे बोलत बसले होते बैलांच्या आठवणी निघाल्या होत्या वामन भटजी तुम्हाला एक गोष्ट सांगू कोणती तुम्ही बैलांची सेवा केली आता बैलाच्या आईची करा गो मातेची सेवा करा मी तुम्हाला एक सुंदर गाय देतो कराल तिची सेवा तुमचा वेळ जाईल करमणूक होईल गायीसारखे जनावर नाही बघा किती निर्मळ सौम्य सुंदर असते नाही देऊ का तुम्हाला द्या खरेच माझा जा वेळ जाईल परंतु दूध नाही व ती फार देत देईल तेवढे देईल काम कामधेनू जर प्रसन्न झाली तर सारे देईल परंतु ती काम कामधेनू हवी भाऊराव दुर्जनास एक दिवस संत होता, कोळशांचेच म्हणे हिरे होतात साध्या गायतुनाच काम कामधेनू तयार होत असतील द्या तुमची गाय ती माझी कामधेनू होईल आणि एके दिवशी भाऊरावांनी ती काळी गाय वामन दिली वामन तिचे सावळी असे नाव ठेवले जेथेपूर्वी ते बैल तेथे आता सावळी शोभू लागले। ते स्वतः ती पडवी झाडी गोटा कसा आरशासारखा ठेवत पावसात घरात इतर गळले तरी चालेल परंतु गायीच्या पडवीवरची कवळे नीट ठेवली जात गोमातीच्या गोट्यात नाही गळता कामा पावसाळा सुरु झाला असावा हिरवे हिरवे गवत तयार झालेले असावे वामनभट्जी मोठ्या पहाटे उठत व पाऊस नसला तर सावळीच घेऊन पसरला जात पसरा म्हणजे पहाटे गुरांना पावसाळ्यातील हिरवे हिरवे गवत खायला घेऊन जाणे वामन भटी गायीचे गोवारी झाले त्यांनी गुराख्यांकडून एक बांबूची बासरी करून घेतली पहाटे रानात सावळी सरत असावी व भजींची बासरी सुरू असावी मध्येच बासरी थांबे व वेदमंत्र त्या वना सुरू होत वेळच्या वेळेस ते पाणी पाजायचे वेळच्या वेळेस चारा घालायचे कधी दुपारी कधी रात्री तिच्या मानेखाली हात घालून खाजवायचे तिच्या अंगावरून हात फिरवायचे सावळीही त्यांचे अंगच आटायचे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आटायचे लांबून पाणी आणावे लागे ते पाणी गडू असे विहिरीच्या तळाचा गाळा त्यात असे वामन वामनभट्जी ते पाणी गाळी निवळू देत आणि मग सावळीला ते निर्मळ पाणी पाजेत सावळी या सेवेने प्रसन्न झाली अर्धा शेर दूध देणारी सावळी पाच शिरांचा सा लोटाभर दूध देऊ लागली लोकांना आश्चर्य वाटले वामनभट्जी आता दुधावरच राहू लागले कुणाला औषधाला गायीचे दूध लागले तर तो वामनभट्जीकडे येई कोणाला गायीचे तूप लागले तर ते वामनभज्जीकडे येत तूप कसे पिवळे रसरसीत दिसे सावळीचे दूध तूप विकत नसत गाय आदिस निर्मळ असते परंतु वामन ही, तिला इवली सुद्धा घाण लागू नये म्हणून जपत तसे थंडीच्या दिवसात तिच्या अंगावर काही घालीत बैलांच्या गळ्यातील त्या साखळ्या त्यांनी सावळीच्या गळ्यात घातल्या एकदा काय झाले वामन कुठेतरी दूर जाण्याचा प्रसंग आला कित्येक वर्षात ते दूर कुठे गेले नव्हते परंतु काहीतरी महत्वाचे काम होते खरे काय होते कुणास्टाऊ दोन महिने तरी त्यांना तिकडे लागले असते आता सावळीची काळजी कोण घेणार भाऊराव कुठे दूर गेलेले होते वामन भटी जरा चिंतेत पडले कुठे ठेवायची सावळी त्या गावात पिलम भटजी म्हणून एक वैदिक होते वामन भटींच्या सावळीची ते नेहमी स्तुती करत असत त्यांच्याकडे गाय ठेवावी असे वामन ठरविले पिलम मग ठेवालना दोन महिने तुमच्याकडे गाय दुपती आहे वामन विचारले किती देते दूध पाच शेर तुम्हाला होईल तुमची मुले आहेत जपा मात्र बाकी तुमची सावळी म्हणजे रत्ना आहे अशी गाय मी माझ्या साऱ्या जन्मात पाहिली नाही आणि भाऊरावांकडे सुद्धा ती फार दूध देत नसे तुम्ही काय खायला घालता लोक घालता तोच चारा माझ्याजवळ काही जादूमंत्र आहे वेळच्या वेळेस तुम्ही तिला पाणी पाजा चारा द्या मी येईपर्यंत माझे हे प्राण सांभाळा ठीक आहे माझी चार गुरे आहेत त्यात तुमची सावळी राहील वामन घरी गेले ते वेद मंत्र म्हणत उभे राहिले परंतु पुढे पुढे त्यांच्याने म्हणवत ना ते मंत्र डोळे मंत्र म्हणू लागले सावळीजवळ ते तिच्या पाठीवर हात फिरवत उभे होते सावळे दोन महिन्यांनी मी येईन हो दुखी नको हो कष्टी नको होऊ चारा खाज्जा पाणी पिज्जा हट्ट नको करू पिलंम तुझी काळजी घेतील हो बाय असे ते तिला म्हणाले मोठ्या दुःखाने त्यांनी तिचे दावे सोडून हातात धरले गाय घेऊन निघाले पिलंमभटजीकडे गाय घेऊन आले त्यांच्या गोट्यात त्यांनी सावळीला बांधले तिच्यापुढे आपल्या हातांनी त्यांनी चारा घातला पाठीवर हात फिरवून माने खालून हात घालून तिला निरवून ते निघाले वामन भटी गेले दूर दूर गेले सावळी हमरळत राही जणू आपल्या प्रेमळ वत्साला प्रेमळ भक्ताला हका मारी तिला तिचा प्रेमळ भक्त दिसेना ती ना तीना खाई नीट चारा ना पिई नीट पाणी आणि पिलंबट्जी तिच्याजवळ प्रेमाने थोडेच बोलणार ते आपल्या गाई मशींना चारा घालीत जाडाभडा सावळीला घालीत तो दुजाभाव सावईला असह्य होई तो अपमान होता परंतु अपमान घेऊन ती दिवस कंडित होती पिलंम भट्जी पाच शिरांचा लोटा हातात घेऊन दूध काढायला बसत परंतु सावळीला पानाच ना, काज भरून येईना ना, भटजी संतापत व वामन म्हणजे गफ्फाड्या असे म्हणत आपल्या भक्ताची टिंगल सावळीला खपत नसे ती मग थोडेसे दुरी दूध देई अहो तिला दोन सोटे मारीत जा व दूध काढायला बसत जा धोंड म्हणाले माझ्याही मनात तेच आहे ढोराला शेवटी चाबूकच हवा पिलंम बट्जी म्हणाले आणि आता दुधाच्या लोट्याबरोबर ते सोटाई घेऊन जात आधी दोन सोटे मारून मग ते कासेला हात लावेत परंतु ती तेजस्वी गाय मग एकदम लाथा मारी पिलंबट्जी रागावे व भराभरा वाटेल तितके मारी कळवळे ती गाय हळूहळू सावळी अजिबात आटली एक थेंबसुद्धा दुधाचा निघेना तिला आता खाणेपिनेही पोटभर मिळेना तिचे डोळे खोल गेले हाडे दिसू लागली सावळी दोन महिने केव्हा होतात याची वाट पाहत होती तिकडे वामन रोज सावळीची आठवण यायची पानात एक लहानसा घास सावळीसाठी काढून ठेवायचे सावळीसाठी रामरक्षा म्हणायचे सावळी सुखरूप असो म्हणून देवाची प्रार्थना करायचे वामनभटींचे काम संपले आणि ते आपल्या गावी परत निघाले एके गावी मोटारीने येऊन तेथून ते, ते पालगडला पायी येत होते वेद म्हणत येत होते सावळीची आठवण काढीत येत होते आला गाव गावाच्या शिरले तो लोक रस्त्यातून भेटू लागले सावळी कशी आहे ओ माझी ते विचारीत मेली नाही अजून तुमच्यासाठी जीव धरून आहे श्रीधर पंत म्हणाले म्हणजे त्यांनी धक्का बसून विचारले अहो एक थेंबर दूध देत नाही पिलंम भटजी काय फुकट खायला घालतील हात लावावा कासतेस तर फाड फाड लाथा मारते तुम्ही उगीच हुशारकी मिरवीतसा पाच शेर दूध देते आणि अशी आहे आणि तशी माझी कामधिनू आहे साऱ्या गप्पा तर आम्हाला वाटतच होते अहो खरंच ती कामधिनू आहे तुम्ही पाहाल ती लोटाभर दूध देईल वामन म्हणाले वामन भटींभोवती लोक गोळा झाले घरी सामान ठेवून हातपाय धुवून वामन भटी पिलम भटजीकडे आले एकदम गाय गायीजवळ गेले गाय हंबरली वामन भटींनी तिच्या अंगावर हात फिरवला त्यांच्या डोळ्यातून पाणी आले तिच्याही आले सावळे आले हो मी ते म्हणाले सावळी हंबरली तिने त्यांचे अंग चाटले दाखवाना दूध काढून वामन जमलेले लोक म्हणाले अहो ती भाकड कसले दूध देणार पिलम म्हणाले परंतु ती वामनभट्जींची कामधीनू आहे बघूया कामधेनूचा महिमा पिलम भटजी आण तुमचा पाच शिरांचा लोटा वामन भटी सरसावा पुढे नाहीतर पई झाडलो म्हणा लोक टिंगल करीत म्हणाले आण लोटा वामन भटी म्हणाले सारे खो खो असले आणखी गर्दी जमली लहान मुले मुली आली आयाबाईही जमल्या सर्वांचे डोळे लागले आणि पिलम भांडे घेऊन आले वामन भटींनी पाठीवरून प्रेमाचा हात फिरविला सावळे मी भुकेलेला आहे मला पोटभर दूध पास दोन महिन्यांचा मी उपाशी आहे हो असे म्हणून ते दूध काढण्यासाठी बसले कासेला त्यांनी हात लावला कास भरून आली जरूर चार समुद्रात चार आचरात येऊन उभे राहिले भांड्यात धार वाजली हो हो भर भर दूध निघू लागले भांड्या दुधाच्या धारा भरत होत्या आणि वामन डोळ्यातून अश्रूंच्या दारा सुटत होत्या भांडे भरले दुसरे भांडे आणा पिलंम दुसरे आणा मुले ओरडली दुसरे भांडे आले तेही भरले आणि पुरे हो सावळे पोट भरले असे म्हणून वामनभट्जी उठले खरी कामधेनू आहे आया बाया म्हणाल्या गायी गुरेही प्रेम ओळखतात लोक म्हणाले पिलंम भटजी कोणी उपवासाने म्हणाले वामन भटींनी सावळीचे दावे सोडले चल सावळे ते म्हणाले व निघाले सावळी पाठोपाठ आली आपल्या पहिल्या घरी ती आली वामन तिला चारा घातला पाणी पाजले वेदमंत्र म्हणत कितीतरी वेळ तिच्या अंगावरून ते हात फिरवीत उभे होते मानेखालची पोळी खाजवीत होते वामन व त्यांची गाय म्हणजे पालगड गावाची एक कौतुकाची वस्तू होऊन राहिली आहे